हज यात्रे करून पाणी पाजणं आणि मस्जिद हराम काबामाशीदची मुजावरी करणं ज्याला तुम्ही त्या व्यक्तीच्या कामाबरोबर ठरवलं आहे काय कि ज्यांना इमान आणलं अल्लावर आणि आख्यातच्या दिवसावर आणि त्यानं प्राण वेटले अल्लाच्या मार्गात अल्ला पाशी तर दोघ समान नाही आणि अल्ला जुलमी लोकांना मार्ग दाखवत नाही अल्लदीनो हजो पुम हजोरिलवाली पुम आव जतन व उल हो अल्लाचे येथे तर त्याच लोकांचा दर्जा मोठा आहे त्यांनी इमान आणलं आणि त्यांनी अल्लाच्या मार्गात घरदार सोडली आणि जीवित आणि नित्तानेशी जिहात केला तेच यशस्वी आहेत त्यांना आपली कृपा आणि प्रसन्नता खुशखबरी ऐश्वर्या सर सदैव अल्ला बर है हे इमानवाल्यां आपले वडील आणि आपले बंधू यांना देखील आपले मित्र बनवू नका जर ते इमानवर कुपराला प्राधान्य देत असतील तुम्हा पैकी जे त्यांना आपले स्नेही बनवतील ते जालेम ठरतील قوم واخوانكم وازواجكم وعشيرتكم واموال اقترفتموها واموال اقترفتموها وتجاره تخشى انكاسها ومساكن ترضونها احب اليكم من الله احب اليكم من الله ورسوله وجهاد في سبيله فتربصوا حتى ياسي الله بامرِه والله لا يهدي القوم الفاسقين हे hey, पैगंबर सल्लेला वसलम सांगून टाका की जर तुमचे वडील तुमची मुलं आणि तुमचे बंधू आणि नातेवाईक आणि कमावली आहे आणि तुमचे ते व्यापार उद्दीन ज्यांच्या मंदवण्याची तुम्हाला भीती वाटते आणि तुमची ती घरं जी तुम्हाला पसंत आहेत तुम्हाला अल्लाह आणि त्याचे पैगंबर सल्लेला अल वसलम आणि अल्लाच्या मार्गात जियापेक्षा अधिक प्रिय असतील तर वाट पहा इथपर्यंत कि अल्लाहनं आपला निर्णय तुमच्या समक्ष आणावा आणि अल्लाह अवेदनाकारी लोकांना मार्ग दाखवत नसतो इज आज कुम कसर चुकुम करुम औतु बी मारै कुमोल तुम्ही अल्ला आहे नुकतंच हुनैनाच्या युद्धाच्या दिवशी मदतीचा वैफव तुम्ही पाहिला आहे त्या दिवशी तुम्हाला आपल्या मोठ्या संख्येचा गर्व होता पण ती तुमच्या काहीच उपयोगी पडली नाही आणि जमीन विस्तृत असून देखील तुमच्याकरता तंग झाली आणि तुम्ही पाठ दाखवून परत सुटला मग अल्ला आपली सतीन मनशांती आपल्या पैगंबरावर आणि इमानवाल्यांवर उतरवली आणि ते लष्कर उतरवलं ते तुम्हाला दिसत नव्हतं आणि सत्याचा इन्कार करणाऱ्यांना शिक्षा दिली कि हाच बदला आहे त्यांच्या करता जे सत्याचा इन्कार करतील सुद्धा अशा प्रकारे शिक्षा दिल्यानंतर अल्लाह ज्याला तो त्याला पश्चातापाची सुबुद्धी सुद्धा प्रदान करतो अल्लाह क्षमाशील आणि दया दाखवणार आहे हेमानवालन अनेक किशोरवादी नापाक आहेत म्हणून या वर्षानंतर हे मस्जिदे हरामजवळ फिरकता देखील कामन आहे आणि जर तुम्हाला हलाकीची स्थिती येण्याचं भय वाटत असेल तर दोरापासून नव्हे कि अल्ला इच्छिलं तर त्यानं आपल्या कृपेनं तुम्हाला श्रीमंत करावं अल्ला युद्ध करा ग्रंथारकांपैकी त्या लोकांविरुद्ध अल्लावर आणि आख्याच्या दिवसावर आणि अल्ला आणि त्याच्या पैगंबरने त्यांच्याशी युद्ध करा इत पावतो कि त्यांनी स्वस्ते जिजिया द्यावा आणि छोट बनून येहुदी म्हणतात की उदर अल्लाचा पुत्र आहे आणि इथे म्हणतात की मसिह यशू अल्लाचा पुत्र आहे या अवस्थ गोष्टी आहेत ज्या ते आपल्या तोंडातून काढतात ते त्या लोकांचं अंधनुकरण आहे जे त्यांच्यापूर्वी कुपरामध्ये गुरफटले होते अल्लाची मार यांच्यावर खोटून हे बहकवले जात आहेत इला हु। यांनी आपल्या धर्म पंडितांना आणि साधू संतांना अल्ला शिवाय आपला रब बनवला आहे आणि अशाच प्रकारे मयम पुत्र मस्याला देखील वास्तविक पाहता त्यांना एक उपास्य शिवाय इतर को बंदगी कर आदेश दिला जो ना ज्याशि इतर को बंदगी अधिकार नहीं पवित्र है तो त्या अनेकेश्वरवादी गोष्टीपासन जे है लोग करते हैं हे लोक इच्छितात कि अल्लाच्या प्रकाशाला आपल्या हुंकारांनी विझून टाकावं पण अल्लाह आपल्या प्रकाशाला परिपूर्ण केल्याशिवाय राहणार नाही मग ते काफिरंदाज किती असलाच का आहे त्यानं आपल्या पैगंबराला मार्गदर्शन आणि सद्धर्मासह पाठवला आहे म्हणजे त्याचं सर्व धर्म मात्रांवर वर्चस्व प्रस्थापित करावं मग अनेक यश्वर वाद्यांना ते कितीही असंय का या होणार हे मानवाल्यांना या ग्रंथधारकांच्या बहुतेक धर्मपंडितांची आणि साधू संतांची स्थिती अशी आहे की ते लोकांचा माल लबाड घ्यानं खातात आणि त्यांना अल्लाच्या मार्गापासून रोखतात दुःखदायक शिक्षेची खुशखबर द्या त्यांना जे सोनं आणि चांदी साठवून ठेवतात आणि ते अल्लाच्या मार्गात खर्च करत नाहीत यव मयुष्णा एक दिवस येईल की या सोनं आणि चांदीवर जहन्नामची आग धकीत केली जाईल आणि नंतर यानं त्या लोकांचे कपाळ बाजू आणि पाठींना डागलं जाईल हा हे खजिना जो तुम्ही स्वतःसाठी साठवला साथ हो होता आपल्या साठवलेल्या संपत्तीचा अर्द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 कि महिन्यांची संख्या चार दिवसापासून अल्लानं पृथ्वी आणि आकाशांना निर्माण केला आहे अल्लाच्या लेखात बाराच आहेत आणि त्यापैकी चार महिने हराम आहेत हाच योग्य कायदा आहे म्हणून या चार महिन्यात स्वतःवर जुलूम करू नका आणि सर्व मिळून अनेकेश्वर वाद्यांशी लढाव्या जसं ते सर्व मिळून तुमच्याशी लढतात आणि समजून असा की अल्लाह ईश विरुद्धच्या समोरेतच आहे يُضِلُّ بِهِ الَّذِينَ كَفَرُوا يُحِلُّونَهُ عَامًا وَيُحَرِّمُونَهُ कुप्रो मध्ये आणखीनच एक कुप्रो कृती आहे ज्यामुळे हे काफीर लोक मार्गदर्श केले जातात एखाद्या वर्षी एखाद्या महिन्याला हलाल ठरवतात आणि एखाद्या वर्षी त्याला हराम करून टाकतात जेणेकरून अल्लानं हराम ठरवलेल्या महिन्यांची संख्याही पूर्ण करता यावी आणि अल्लानं ज्याला हराम केलेला आहे त्याला हलाल सुद्धा करून घेता यावं त्यांची अपकृत्य त्यांच्यासाठी शोभवंत करण्यात आलेली आहेत आणि अल्लाह सत्याचा इन्कार करणाऱ्यांना मार्गदर्शन करत नसतो हे इमानवाल्यांना तुम्हाला झालं तरी काय कि जेव्हा तुम्हाला अल्लाच्या मार्गात निघण्यासाठी सांगण्यात आलं तेव्हा तुम्ही जमिनीशी खेळून राहिलात तुम्ही अखेरचच्या तुलनेत लौकिक जीवनाला पसंत केला आहे काय असं असेल तर तुम्हाला माहित असावं की अहि जीवनाचा हा सर्व सरंजाम अखेर मध्ये फारच थोडा भरेल तुम्ही उठणार नाही तर अल्लाह तुम्हाला दुःखदायक शिक्षा देईल आणि तुमच्या जागी दुसऱ्या एखाद्या समूहाला उभं करेल आणि तुम्ही ईश्वराचं वाईट करू शकणार नाही प्रत्येक वस्तूला समर्थ आहे एल्ल चु सपद न स्वर होपदर हो जर तुम्ही पैगंबराला मदत केली नाही तर काही परवा नाही अल्लानं त्याला त्याप्रसंगी मदत केली आहे जेव्हा कापिरांनी त्याला काढून टाकलं होत जेव्हा तो फक्त दोनच पैकी दुसरा होता जेव्हा ते दोघं घोहित होते जेव्हा तो आपल्या साथीदाराला सांगत होता दुःखी होऊ नकोस अल्लाह आमच्या समवेत आहे त्यावेळी अल्ला आपल्याकडून त्याच्यावर मनशांती उठवली आणि त्याला मदत अशा लष्कराद्वारे केली जे तुम्हाला दिसत नव्हतं आणि कापिरांचं खाली पाडलं आणि अल्लाचं वचन तर उच्चच आहे अल्लाह जबरदस्त आणि दष्टा आणि बुद्धिमान आहे निघा मग तुम्ही हलके असा अगर बोजण हसा, आणि जिहाद करा अल्लाच्या मार्गात आपले जीवित आणि वित्तानिशी हे तुमच्यासाठी बेहतर आहे ज़र तुम्ही जाणत असाल लवकर पू नवून करून हे पैगंबर सल्लेला आवलंय सल्लम जर फायद्यात सहज साध्य असता आणि प्रवास सोपा असता तो ते मागे तालने पर तेंचे साथी हाम आता ते जुन जुन तर खची परवर ते जरूर शपथ घूम सी जर आम निलो खुम स्वतः अल्लाह चांग लड़े हे पैगंबर सल्लम अल्ला तुम्हाला क्षमा करो तुम्ही त्यांना परवानगी का दिल तुम्ही खुद्द त्यांना परवानगी द्यायला नको होती जेणेकरून कोण खरे आहेत हे तुम्हावर उघड झालं असतं आणि खोट्यांना देखील तुम्ही ओळखलं असत जे लोक अल्लावर आणि अंतिम दिनावर इमान ठेवतात ते तर कदापि तुमच्याकडे अशी दरखास्त करणार नाहीत की त्यांना आपल्या जीवित आणि वित्तानेशी जिहाद करण्यापासून माफ केलं जावं अल्लाह ईशुगुरु लोकांना चांगल्या प्रकारे जाणतो अभी विनोनीतर कर जे अल्लाह अंतिम दिना नहीं शंका है, है। द्विधाग्रस्त जर खरो तर त्यासाठी त्यांनी काहीतरी तयारी केली असती परंतु अल्लाहला त्यांचं उत्थान पसंतच नव्हतं म्हणून त्याने त्यांना आळशी करून टाकलं आणि सांगितलं गेलं की बसुंध हा बसणाऱ्यांच्या बरोबर नसता खराब वही तुम्हारे उपद्रव मजने धावल जमती है कि अद्याप पुष्कर मौजूद हैं जे गोषी कान लौन ऐल्ला जालिमान चांगल जा यापूर्वी सुद्धा या लोकांनी उपद्रव पचरवण्याचे प्रयत्न केले आहेत आणि तुम्हाला अपयशी बनवण्यासाठी हर प्रकारच्या कृपयांची उलाढाल केली आहे एक पाहतो की त्यांच्या इच्छेविरुद्ध सत्य प्रकट झालं आणि अल्लाचं कार्य सिद्धीला गेल्याशिवाय राहिलं नाही त्यांच्या पैकी कोणी परवानगी द्या आणि मला उपग्रहात टाकू नका ऐकून घ्या उपग्रहात तर हे लोक गुरफटले आहेत आणि जहाण मध्ये या काकिरांना वेढून ठेवला आहे وَإِنْ قَدْ أَمْرَنَا مِنْ तुमचं भलं झालं तर यांना दुःख होत आणि तुम्हाला एखादं संकट येतं तर हे तोंड फिरवून खुश होऊन परततात आणि म्हणत जातात की बरं झालं आम्ही अगोदरच आमचा मामला ठीक ठाक केला होता <स्थिति> त्यांना सांगा आम्हाला कदापि कोणतीही भलाई आणि बुराई पोहोचत नाही परंतु ति जिला अल्लाहान आमच्यासाठी लिहिली आहे अल्लाहचा आमचा वाली आहे आणि इमानधारकांनी त्याच्यावरच भिस्त ठेवली पाहिजे प्रतीक्षा कर अल्लाह स्वतः तुम्हारा शिक्षा करते आस्ते कर बड़े आता तुम्हें बरबर प्रतीक्षित आहोत यांना सांगा तुम्ही आपली संपत्ती मग राजी खुशीनं खर्च करा किंवा नाराजीनं ती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाणार नाही कारण तुम्ही अवैज्ञकारी लोक आहात यांनी दिलेली संपत्ती स्वीकृत न होण्याचं कारण याशिवाय दुसरं काही नाही यांनी अल्लाह आणि त्याच्या पैगंबराशी कुप्र केलं आहे नमाज पडता येतात तर मर्गळ येतात आणि अल्लाच्या मार्गात खर्च करतात तेही अनिच्छापूर्वक खर्च करतात यंची धंदौलत संतती विपुलता पहुन फसू ना अल्लाह तो अच्छितो कि वस्तु द्वारे ही जीवन देखी गोपग्रस्त कराव जीव दिले तरी सत्या स्थिति दयावे अल्लाह की शपथ घुमजन संगत कि आहोत वास्तविक पता ते मुळेच तुमच्यापैकी नाहीत खर तर ते असले लोक आहेत जे तुम्हापासून माहितीत आहेत जर त्यांना एखादं आश्रयस्थान मिळालं अथवा एखादी गुहा किंवा घुसून बसण्यासाठी एखादी जागा तर परत जाऊन त्यात लपतील فَإِنْ مِنْهَا وَإِنْ हे पैगंबर सल्लेला अल वसलम यांच्यापैकी काही लोक सत्ताच्या वाटपा संबंधी तुमच्यावर आक्षेप घेतात जर या मालामधून मा काही यांना दिलं गेलं तर हे खुश व्हावेत आणि दिलं गेलं नाही तर नाक मुरडू लागतात किती छान झालं असतं कि अल्लाह आणि पैगंबरानं जे काही अना दिलं होतं त्यावर ते संतुष्ट राहिले असते आणि सांगितलं असतं की अल्लाह आमच्यासाठी पुरेसा आहे तो आपल्या कृपेनं आम्हाला आणखी खूपच देईल आणि त्याचा पैगंबर देखील आमच्यावर मेहरबानी करेल आम्ही अल्लाकडे डोळे लावून बसलेलो आहोत